पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण विसावे नगरपालिकेचे काम अलाहाबाद नगरपालिकेचे काम मी दोन वर्षापर्यंत रेटले खरे पण पुढे पुढे मी मोठ्या नाखुशीने ते करीत होतो अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द तीन वर्षांची असावयाची पण दुसरे वर्ष सुरू होते न होते तोच त्या कामातून मोकळे होण्याची मी खटपट चालवली मला ते काम आवडत असे व त्या प्रित्यर्थ पुष्काचा वेळ मी खर्च केला होता व डोके सिनवले होते मला थोडेफार यश आले व माझ्या सहकार्यांकडून मी भले म्हणवून घेतले माझ्याविषयी प्रांतिक सरकारला वाटणारा राजकीय रागई आता मावळला होता तो इतका की नगरपालिकेतील माझ्या काही कामाबद्दल सरकारने प्रशंसोद्गार काढले पण कोणते तात्परेसे काम करावयास हात घालावा तो मार्गात अडथळे आहेत बंधारे आहेत कुंपणे आहेत असे दिसूनही व माघार खावी लागे कोणी मुद्दा अडथळे करीत होते असे नव्हे खरे बोलावायचे तर आश्चर्य वाटण्याजोगे सहकार्य अनेकांनी आपणहून केले पण एका बाजूला सरकारी यंत्र उभे होते व दुसरीकडे नगरपित्यांची व नागरिकांचीही बेपरवाई होती सरकारने उभारलेली नगरपालिका कारभाराची पोलादी चौकटच अशी होती की मूलग्राही सुधारणांचे अगर घडामोडींचे मूळ जमिनीला टेकतच नसे आर्थिक धोरणाची घडी अशी बसवण्यात आली होती की नगरपालिकेला मदतीसाठी नेहमी सरकारकडे पाहत बसावे लागेल करारासंबंधी अथवा सामाजिक सुधारणांविषयी एखादी मूलगामी योजना आखली तर नगरपालिकेच्या कायद्यात बस ती बसत नसे कायद्याला मंजूर असलेल्या योजनांसाठी देखील सरकारची मान्यता मिळवावी लागे सरकारकडे परवानगी मागितल्यानंतर ती केव्हा मिळते त्याची वाटपात बसण्याचे अवसान फक्त चिवट आशावाद्यांवाचून कोणाच्याही अंगी असणे शक्य नाही समाजसुधारणेसंबंधी अथवा राष्ट्रहिताबाबत एखादी गोष्ट काढली न काढली की सरकारी यंत्र इतके रेंगाळत कर नादानपणे फिरावे याचे मला आश्चर्य वाटे राजकीय विरोधकाच्या टाळक्यात टोला लगावण्याचा अगर त्याला पायबंद लावण्याचा प्रश्न निघू की आळस व नालायकी कोठच्या कोठे नाहीशी झालीच हा विरोध मनात भरण्यासारखा होता स्थानिक स्वराज्य खाते दिवाणाच्या हाती असे पण या ब्रह्मदेवाला नगरपालिकेच्या कारभारासंबंधी अगर खरे म्हणजे कोणत्याही सार्वजनिक कार्यासंबंधी भोबळ्या इतके ज्ञान असावायचे त्याचे खाते त्याच्याकडे लक्षच देत नसे त्याचा सर्व कारभार सनदी नोकर हाकत असत व बड़े अधिकारात सर्वत्र आढळून येणाऱ्या समजुतीप्रमाणेच सनदी नोकरांचीही समजूत असे की पोलीसी काम हे सरकारचे आद्य कर्तव्य ज्यांच्यावर आपण अधिकार गाजवतो त्यांचेही थोडे हित आपण पाहिले पाहिजे अशा बाबावृत्तीमुळे थोडीशी दृष्टिकोन जरा सौम्य होई इतकेच पण फार मोठ्या प्रमाणावर समाजसुधारणा घडून आली पाहिजे याची जाणीवसुद्धा त्यांना होत नसे नगरपालिकांना सरकारच वळदा कर्जपूरवीत असल्याकारणाने कोणीजी दृष्टिकोनाबरोबरच सावकारी दृष्टीकोनही सरकारच्या ठिकाणी उत्पन्न होतो कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी देण्यात येतात किंवा नाही नगरपालिकेची पद बिंदोग असून तिच्या हाती पुरेशी रक्कम शिल्लक आहे की नाही हे सर्व प्रश्न योग्य व आवश्यक आहेत परंतु नगरपालिकेला शिक्षण आरोग्य वगैरेसारखी काही विधायक कार्य करावयाचे असतात केवळ पैसे कर्जाऊ व त्यांची वेळोवेळी फेड करणे एवढेच तिचे काम नाही या गोष्टीचा बहुधा विसर पडतो हिंदुस्थानातील नगरपालिकांकडून जी समाजसेवा होते ती आधी जल्प असते व पैशाचा तुटवडा आला की त्या सुद्धा कपात सुरू होते अशावेळी पहिली सुरी फिरवायची ती शिक्षण खात्यावर अधिकारी वर्गालाही नगरपालिकेच्या शाळांविषयी क्षिती वाटत नाही कारण त्यांची मुले अधिक खर्चाच्या व अधिक सुधारलेल्या खाजगी शाळा शिकत असतात व त्या शाळांना सरकारकडून मदत होत असते हिंदुस्थानातील बहुतेक दोन बाग पाडता अत्यंत दाटीचा असा शहराचा मुख्य आणि बंगले व बंगले घरे यात राहणाऱ्या लोकांच्या वस्तीचा दुसरा एक विस्तृत असा भाग या विभागातील प्रत्येक गरावोती, बरेच मोठे आवार अथवा बाग असते या विभागाचा इंग्रजीत सिव्हिल लाईन्स या नावाने उल्लेख होतो इंग्रजी अधिकारी व्यापारी लोक पुष्कसे वरिष्ठ मध्यम वर्गातील हिंदी लोक धंदेवाईक लोक वगैरे यांची वस्ती या टापूत असावयाची शहराच्या मुख्य विभागाकडून नगरपालिकेला मिळणारे उत्पन्न सिव्हिल लाईन्सकडून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक असू नये शहरापेक्षा कितीतरी अधिक खर्च सिव्हील लाईन्सकड़ करण्यात येतो सिव्हील फार विस्तृत प्रदेशाचा समावेश होत असल्यामुळे अधिक लांबीचे रस्ते, व त्यांची दुरुस्ती मोऱ्या नळ वगैरे तरतुदी मोठ्या प्रमाणात पुरवाव्या लागतात व रस्त स्वच्छ ठेवून त्यावर पाणी शिंपण्याची व दिव्यांची सोय करावी लागत शहरातील भागाची नेहमीच अत्यंत आवाळ होते त्यात मोठ व चांगले असे रस्ते थोड असतात व बोळ्यांमध्ये दिवाबत्तीची आणि मोर्यांची योग्य व्यवस्था राहत नाहीत या सर्व गैरसोयी नागरिक धीमेपणाने सहन करतात त्यांच्याविरुद्ध क्वचितच आरडाओरण झालेली आढळते आणि आरडाओरण झालीच तर त्यातून काही निष्पन्न होत नाही जवळजवळ सगळे मोठेछोटे तक्रारखोर लोक सिव्हिल लाईन्समध्येच आढळून येतात कराच्या ओझ्याची विभागणी जरा अधिक समानतेने व्हावी या मी जमिनीच्या किंमतीवर कर बसवण्याचे ठरविले पण अशा स्वरूपाची सूचना मी केली असेल नसेल इतक्यात एका सरकारी अधिकाऱ्याकडून याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल झाला ही सूचना अनेक कायद्यांच्या विरुद्ध जात आहे असे त्यांनी त्यात ते दाखवून दिली होते। या कराचा बोजा उघडच सिव्हिल लाईन्समध्ये राहणाऱ्या बंगलेवाल्यांवर अधिक पडणार होता व्यापाऱ्याला खच्ची करणारी सर्व दरेच्या वस्तूंची किंमत विशेषतः धान्याची किंमत महा जगात नगरपालिकेने बसवली तर ती सरकारला चालते तिच्यामुळे जीवनाला आवश्यक अशा रोजच्या गरजेच्या वस्तूंवर अप्रत्यक्ष कर बसवून त्याचा बोजा गरीबांच्या पाठीवर लादला गेला तरी सरकारला फिकीर वाटत नाही समाजाला अनिष्ट व जाचक या जकातीच्याच उत्पन्नावर हिंदुस्थानातील बहुतेक नगरपालिका जगत असतात तथापि मोठ्या शहरातून आता ही पद्धती नाहीशी होत चालली आहे असा माझा समज आहे एका बाजूला उभे असलेले अंतकरण शून्य असं हे नोकरशाहीचे यंत्र जुन्या पुराण्या चाकोऱ्यातून धापा मंदपणे चालत असावयाचे भरवळ चालावायला अगर दिशा बदलावायला त्याची कधीच तयारी नसे दुसऱ्या बाजूला माझे नगरपीते सहकारी होते तेही असेच गतानुगतिक त्यांच्यापैकी काही ध्येयवादी सवासद उत्साहाने काम रुकत पण एकंदरीत पाहता ध्येयदृष्टीचा अथवा काही बदल केला पाहिजे या भावनेचा सर्वत्र उन्हाळाच होता चालले आहे ते ठीक आहे का उगीच प्रयोग करा नाही यशस्वी झाला या युक्तिवादाच्या मोहिनीला ध्येयवादी व सवास सवासदयी हळूहळू बळी पडले पण एक विषय मात्र असा होता की त्यापुरते सगळे सवास तो म्हणजे नेमणुकांचा व मदती देणग्यांचा प्रश्न पण या तत्परतेमुळे अधिक कार्यक्षम लोकांचा लाभ नगरपालिकेला होतच असे असे म्हणता येणार नाही प्रतिवर्षी सरकारी ठरावातून व वृत्तपत्रातून नगरपालिकांच्या व लोकल बोर्डाच्या कारभारावर टीका होत असत सरकारी अधिकारीही टीका करतात व असा निष्कर्ष काढण्यात येतो की प्रजासत्ताक संस्था हिंदुस्तानला परवडत नाहीत संस्थांचे दोष स्पष्ट दिसतच आहेत पण कोणत्या पद्धतीच्या चौकटीत त्यांनी आपली कामे उरकावी लागतात याकडे फारच थोड़ लक्ष दिल जात पद्धतधड पुरी प्रजासत्ताकही नाही व एकतंत्रही नाही दोघांचा संकट झालेला आहे दोन्हीकडचे दोष तीत एकत्र जोडलेआहेत मध्यवर्ती सरकारला देखरेखीचा व नियंत्रणाचा अधिकार असावा हे मान्य पण ते सरकार सुद्धा प्रजासत्ताकच हवे तसे नसेल तर तरी सुरू होतात अथवा नगरपालिका ताटा खालचे मांजर तरी बनून राहते ही स्थिती उघडउघड असमाधानकारक आहे त्यामुळे प्रजेचा नियंत्रणाधिकार केवळ वेगळी स्वरूपाचा ठरतो खुद्द नगरपालिकेतल्या सभासदांचे डोळे सरकारकडे लागून राहतात व आपल्या मतदारांकडे त्यांचे लक्षच राहत नाही प्रजा देखील नगरपालिकेकडे दुर्लक्ष करते खऱ्या सामाजिक प्रश्नांचा निकाल लावण्याचे काम नगरपालिकेच्या अधिकारा व्हायरच असल्यामुळे असले, असले प्रश्न नगरपालिकेपुढे कधी उत्पन्नच करण्यात येत नाहीत दृष्टीला पडणारे नगरपालिकेचे काम म्हणजे करवसुली तिच्या लोकप्रियत भर पडेल असे हे काम नवे, नगरपालिकांचा मताधिकारही फार मर्यादित ठेवण्यात आलो आहा तो विस्तृत व्हावायला पाहिजे मुंबई कॉर्पोरेशनसारखे मोठोरेशनही अगदी संकुचित मताधिकारावर उभारल आहा मताधिकार विस्तृत करण्यात यावा असा एक ठराव काही काळापूर्वी खुद्द कॉर्पोरेशन फेटाळून लावला यावरून आहे या परिस्थितीत बहुसंख्य नगरपित्यांना समाधान वाटत असून कोणत्याही प्रकारे ती फेरफार करण्याची आवश्यकता त्यांना दिसत नाही ही, ही गोष्ट सिद्ध होत आहे कारण काही असो आमच्या स्थानिक संस्था कर्तबगारीच्या अथवा यशाच्या दृष्टीने आदर्श संस्था ठरत नाहीत हे करे कर्तृत्वाच्या बाबतीत त्या बहुधा गचाळ असतात वशिलेबाजी फार सांगते व दृष्टी बहुत करून सदोष असतो आणि हे सर्व स्वाभाविक का आहे कारण प्रजासत्ताक पद्धती यशस्वी व्हावीची असेल तर शिक्षित जबाबदारीची जाणीव ठेवणार असे जनमत तयार हवे परंतु त्यापैकी येथे कोणताच गुण विद्यमान नसल्यामुळे वैयक्तिक व जातीय स्वार्थातत्वा असल्याच दुसऱ्या काही क्षुद्र गोष्टीत लोकांची मने गुंतून राहतात नगरपालिका कारभारात राजकारणाचा प्रवक्ष होऊ नये म्हणून सरकार भारी दक्षता ठ्रीय चळवळीबद्दल सहानुभूती दाखवणारा कसलाही ठरावाला की त्याच्या कपाळावर आठी चढलीच क्रमिक पुस्तकांना राष्ट्राभिमानाचा जरा वास तरी ती नगरपालिका शाळांसाठी मंजूर व्हावायची नाहीत राष्ट्रीय फुडाऱ्यांची चित्रदि शाळांमधि दिसता कामा नगरपालिका बंद करू अशी सरकारनं धमकी दिल्यामुळ नगरपालिका राष्ट्रीय झेंडा काढून टाकावा लागला अशी उदाहरणी घडलि आहस्थानिक स्वराज्य संस्था जे नोकर काँग्रस्तवाल असतील त्यांना नोकरीवरुन दूर करण्यात याव म्हणून ठिकठिकाणच्या प्रांतिक सरकारांनी हल्ली संगडीत प्रयत्न चालविला दिसतो नगरपालिका शैक्षणिक व इतर संस्थांना मिळणारी सरकारी मदत बंद करण्याची धमकी देऊन जरा दमदाटी कली की तवड्यानि काम मागत परंतु आता कलकत्ता कॉर्पोरेशनच्या बाबतीत स्वच्छ कायद्यास करण्यात आला आहे की कायदेभंगाच्या अथवा सरकारविरुद्ध दुसऱ्या कोणत्याही सवेत भाग घेतल्यामुळे ज्यांना तुरुंगाची शिक्षा झालेली आहे अशा लोकांना कामावरून काढून टाकण्यात यावे या कायद्याचा हेतू उघडस निवळं राजकीय आहे कामाबद्दलच्या लायकी नालायकीशी त्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही या थोड्याशा उदाहरणावरूनही आमच्या स्थानिक संस्थांना कितपत स्वातंत्र्य आहे व त्यात लोकशाही किती अल्प प्रमाणात आहे हे निदर्शनास येईल राजकीय कार्यकर्ते प्रत्यक्ष सरकारी नोकरीत कधीच जात नाही पण नगरपालिकेच्या व स्थानिक संस्थांच्या नोकऱ्यातून राजकीय विरोधकांना कमी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तिकडे डोळे झाक होता कामाने साधारणपणे गेल्या चौदा वर्षात वेळोवेळी तुरुंगात गेलेल्यांची संख्या सुमारे तीन लक्षवर आहे राजकीय करायचा विचार क्षणभर बाजूला ठेवला तर या तीन लक्ष लोकांमध्ये अत्यंत धडाडीचे व ध्येयवादी समाजहित तत्पर आणि निस्वार्थी असे काही लोकनी संशय असणारच कोणत्याही कामासाठी आवश्यक अशी तडफ उत्साह व सेवावृत्ती त्यांच्या ठिकाणी अडवण येईल लोकहितासाठी चालणाऱ्या संस्थांना उत्तम प्रकारे उपयोगी पडतील असेच गुण आहे तरीही असल्या लोकांना हुसकून लावण्याच व त्यांना व त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्यांना शिक्षा द्रि हरत प्रयत्न होत आह इतक नव्हे त्यासाठी कायदा पास करण्यापर्यंतही सरकारची मदत जात लागूल चालन करणाऱ्या लोकांची अवलाद सरकार पसंत करत आणि आमच्याशी स्थानिक संस्था गचाळ आहेत अशी तक्रारी सरकारच करीत असत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राजकारण येऊ नये असं म्हणणाऱ्या सरकारला त्या संस्थांनी सरकारच्या आवडत्या राजकारणात लुडबुड केली तर ती मात्र आक्ष वाटत नाही लोकल बोर्डाच्या शिक्षकांवर सरकारच्या बाजूचा मतप्रचार खेड्याखेड्यातून करण्याची जवळजवळ सक्ती करण्यात येत असत ती न करावी तर नोकरीतून खोब असण्याची भीती आहे गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक अडचणींशी टक्कर दिलि आहा त्यांनी मोठमोठी जबाबदारीची कामे पार पाडली असून विशेष म्हणजे बलाढ्य व सुसंचशा सरकारशी झुंज खेळून थोडे यशही मिळविले आहे या खडतर अनुभवाच्या शाळेत शिक्षण घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगी स्वावलंबन कार्यकौशल्य व चिकाटीने कार्य करण्याची धमक हे गुण बांधले आहेत लोकांचे पौरुष खच्ची करणाऱ्या नोकरशाही सरकारच्या दीर्घकालीन राजवटीत हिंदी लोकांच्या अंगातील ज्या गुन्ह्यांचा लोप झाला तेच गुण लढाऊ शिक्षणाने काँग्रेस कार्यकर्त्यांना प्राप्त करून दिले अर्थातच इतर मोठ्या चळवळींप्रमाणे काँग्रेसच्या चळवळीतही मूर्ख आणि गचा अशा लोकांचा शिरकाव झाला नसेल असे नाही परंतु सामान्यपणे सारख्याच दर्जाच्या दुसऱ्या कोणत्याही माणसापेक्षा काँग्रेस कार्यकर्ता अधिक कर्तृत्ववान व धडाळेचा ठरेल याबद्दल मला तिळमात शंका नाही या, या प्रश्नाला आणखी एक बाजू आहे याची कल्पना सरकारला व त्याच्या सल्लागारांना आलेली दिसत नाही काँग्रेस कार्यकर्त्यांना नोकरीची व रोजगाराचे सर्व मार्ग बंद करण्याचा सरकारचा जो प्रयत्न चालू आहे तो खऱ्या क्रांतिकारकाला इष्ट असाच वाटेल सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता हा खरोखरच क्रांतिकारक मताचा नसतो काही काळ अर्धवट क्रांतिकारक स्वरुपाची चवळ केली की तो पुन्हा आपल्या नेहमीच्या उद्योगात घडून जातो आपल्या धंद्याच्या उलाढाली तगर स्थानिक राजकारणाच्या भोवऱ्यातच त्याचे हातपाय गुरफडून राहतात देशव्यापी प्रश्नांचा त्याच्या मनावर उमटलेला ठसा फुसट होत होत त्याच्या अंगातील क्रांतिकारक वारे थंड पडते कणकरपणा जाऊन दोंद वाढते व तेजस्वीपणाऐवजी सुरक्षितपणाने राणेची चटक त्याच्या मनाला लागते मध्यम वर्गातील कार्यकर्त्यात ही प्रवृत्ती हटकून आढळत असल्यामुळे कायदे मंडळातील व स्थानिक संस्थांतील सनच्छी राजकारणाच्या चक्रविवाहापासून व राजकारण निवृत्त करणाऱ्या नोकऱ्यांपासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रगमनशील व वा, क्रांतिवादी काँग्रेस कार्यकर्ते नेहमीच करीत असतात आता काँग्रेस कार्यकर्त्यांना नोकरी मिळण्यास दुर्घट करून सरकार काही अंशी त्यांच्या मदतीस आली आहे तेव्हा कार्यकर्त्यांतील क्रांतिकारी तडफ कायम टिकेल व कदाचित त्यात भरही पडेल अशी आशा बाळगण्यासारखं नाही एक वर्षभर नगरपालिकेचे काम केल्यानंतर मला असे वाटू लागले की माझ्या शक्तीचा व्हावा तसा उपयोग तेथे -ते होत नाही काम अधिक झपाट्याने व अधिक दक्षतेने व्हावायस लागले हेच माझे मोठ्यात मोठे काम कोणताही मूलग्राही फरक मला करून दाखवता आला नाही अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा माझा विचार होता पण सर्व सभासदांनी मला राहण्याचा आग्रह केला त्यांनी मला इतक्या प्रेमळपणाने व वा सौजन्याने वागवले होते की त्यांचा शब्द मला मोडवेना माझ्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस मात्र मी अध्यक्षपदाला रामराम ठोकला ही एकोणीशे सालची गोष्ट त्याच वर्षीच्या हिवाळ्यात माझी पत्नी आजारी पडली व कित्यक महित तिला लखनौ इथील रुग्णालयात रहाव लागल त्यावर्षी काँग्रस्तिधिव कानपूरला भरल होत मी अद्याप काँग्रस्तिरणीस असल्यामुळे मन अस्वस्थ असताही मला अलाहाबाद कानपूर व लखनौ अशी त्रिस्थळी यात्रा एकसारखी करावी लागत असत्नी अधिक शुश्रूषसाठी स्वित्झर्लंडला जाव असा अभिप्राय डॉक्टरांनी व्यक्त कला मला सुद्धा ही कल्पना पसंत पडली कारण हिंदुस्तानच्या बाहेर जाण्यासाठी मलाही काहीतरी सभा होती माझे मन गडूळ होऊन गेले होते व पुढचा मार्गही स्पष्ट दिसत नव्हता हिंदुस्थानपासून दूर अंतरावर राहिलो तर वस्तुस्थितीचे अधिक चांगले दर्शन होईल व माझ्या मनाचा कानाकोपऱ्यातून गुटमळणारा अनिश्चयाचा अंधार नाहीसा होईल असे मला वाटले एकोणीशे मार्चच्या प्रारंभी आम्ही व्हेनिसला जाण्यासाठी निघालो माझी पत्नी मुलगी व मी मिळून आम्ही तिघेजण होतो माझी बहीण व माझा मेहुणा रणजित एस पंडित त्याच बोटीने निघाले रोपला जाण्याचा त्यांचा बेत आमच्या आधी कितीतरी दिवस निश्वित झाला होता